अध्याय आठवा सगरचरित्र श्री शुकाचार्य म्हणतात रोहिताचा पुत्र हरित होता हरिताचा पुत्र चंप झाला त्याने चंपापुरी वसवली होती चंपाचा सुदैव आणि त्याचा पुत्र विजय झाला विजयाचा भरुक भरुकाचा वृख वरुक, आणि वृखाचा पुत्र बाहूक झाला शत्रूंनी बाहुकाकडून राज्य हिरावून घेतले तेव्हा तो आपल्या पत्नीसह वनात निघून गेला मनात गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा बाहुकाचा मृत्यू झाला तेव्हा त्याची पत्नी सुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी उद्युक्त झाली परंतु ती गर्भवती आहे और हे महर्षी औरंग यांना माहीत असल्याने त्यांनी तिला थांबवले जेव्हा तिच्या चौकीना हे माहीत झाले तेव्हा त्यांनी तिला जेवणातून विष दिले पण त्या विषाला घेऊनच एका बालकाचा जन्म झाला विषासह म्हणजे गरासह जन्म झाल्या कारणाने सगर असे नाव पडले हा अतिशय कीर्तिमान होता सगर चक्रवर्ती होता त्याच्या पुत्रानी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता सगराने आपले गुरुदेव औरव यांची आज्ञा मानून तालजंग यवन शक हय हय आणि बरबर जातीच्या लोकांचा वध केला नाही परंतु त्यांना विद्रूप केले त्यापैकी काहींच्या डोक्यांचे मुंडन केले काहीना दाढी मिशा ठेवण्यास सांगितले काहींना केस मोकळे सोडायला सांगितले तर काहींचे अर्धे मुंडन केले सगराने काही लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली नेसण्याची नाही का आणि काहीना फक्त लंगोटी नेसण्याचंच सांगितले वस्त्र पांघरण्यास नव्हे यानंतर राजा सगराने औरव ऋषींच्या उपदेशानुसार अश्वमेध यज्ञाच्या द्वारा संपूर्ण वेद आणि देवतामय आत्मस्वरूप सर्व भगवंतांची आराधना केली त्याच्या यज्ञात जो घोडा सोडला होता तो इंद्राने चोरून नेला त्यावेळी सुमतीपासून जन्मलेल्या सगराच्या गर्भिष्ठ मुलांनी पित्याच्या आज्ञेनुसार घोड्यासाठी पृथ्वी धुंडाळली पण जेव्हा घोडा सापडला नाही तेव्हा त्यांनी सर्व बाजूनी पृथ्वी खोदली खोदता खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिन मुनींजवळ आपला घोडा दिसला घोड्याला पाहून ते साठ राजकुमार शस्त्री हातात घेऊन हा चमजा घोडा चोरणारा चोर आहे आणि वर डोळे मिटून बसला आहे मारा मारा या निचाला असे म्हणत त्यांच्याकडे धावले त्याचवेळी कपिल मुनी आपले पापण्या उघडल्या इंद्राने राजकुमारांची बुद्धी हिरावून घेतलेली होती म्हणूनच त्यांनी त्या महापुरुषाचा तिरस्कार केला यामुळे त्यांच्या शरीरातच आग उत्पन्न होऊन तिच्यामुळे क्षणार्धात ते सर्वजण जळून खाक झाले सगराचे पुत्र कपिल मुनींच्या क्रोधामुळे जळून गेले हे म्हणणे योग्य नाही कारण ते जर शुद्ध सत्वगुणाचे आश्रय आहेत त्यांचे शरीर जगाला पवित्र करीत असते क्रोध रुपी तमोगुण त्यांच्यामध्ये आस्वे कसे शक्य आहे बरे पृथ्वीवरील धूळ आकाशाला कधी चिकटते काय हा सागर एक मृत्यूकडे नेणारा मार्गच आहे याला पार करून जाणे अत्यंत कठीण आहे परंतु कपिल मुनी या जगात सांख्यशास्त्ररूपी एक अशी भक्कम नाव बनवली आहे की मुक्ती इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती हिच्याद्वारे तो समुद्र पार करू शकते ते केवळ परमज्ञानीच नव्हे तर स्वत परमात्मा आहेत हा शत्रू, हा मित्र अशी भेदबुद्धी त्यांच्या ठिकाणी कशी असेल बरे सगराची दुसरी पत्नी केशिनी हिच्यापासून त्याला असमंजस नावाचा मुलगा झाला होता असमंजसाच्या पुत्राचे नाव अंशुमान होते तो आपल्या आजोबा सगर यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्याच सेवेत मग्न राहत असे असमंजस मागच्या जन्मी होता आसक्तीमुळे तो योगापासून विचलित झालेला होता परंतु आता ही स्मरण होते बांधवना प्रिय नाही, असे काम तो करी तो कधी कधी निंदकर्मे करी आणि स्वतः वेड़ा है दाखिल इतक शर्वी नदीत टाकन दे अशा प्रकार लोकान उद्विग्न केवटी ते उपद्यापित मुला बदलह टाकन त्यागला त्यानंतर असमंजसाने योग बलाने त्या सर्व बालकांना जिवंत दाखवून तो तिथून निघून गेला आपली मुले परत आलेली जेव्हा अयोध्येतील नागरिकांनी पाहिली तेव्हा त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले आणि राजाला सुद्धा पश्चाताप झाला यानंतर सगराच्या आज्ञेने अंशुमान घोड्याचा शोध घेण्यासाठी निघाला त्याने आपल्या चुलत्यानी खोदलेल्या समुद्राच्या कि किनाऱ्या किनाऱ्याने जाऊन त्यांच्या शरीराच्या भस्माजवळच घोड्याला पाहिले तांचे अवतार कपिल मुनी तिथेच बसलेले होते थोर अंशुमानाने त्यांना पाहून त्यांच्या चरणांना वंदन केले आणि हात जोडून एकाग्रमनाने त्यांची स्तुती केली अंशुमान म्हणाला भगवन हा जन्मा ब्रम्हदेव स्वतःहून श्रेष्ठ असणाऱ्या आपल्याला प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत इतकेच काय पण समाधीने किंवा तर्कानेही आजपर्यंत आपल्याला ते समजू शकलेले नाहीत आम्ही तर त्यांच्या मन शरीर आणि बुद्धीने निर्माण होणाऱ्या सृष्टीत उत्पन्न झालेले अज्ञानी जीव आहोत तर मग आम्ही आपल्याला कसे बरे समजू शकू जगातील शरीर धारण करणारे जीव सत्वगुण रजोगुण आणि ते जागेपणी आणि स्वप्नावस्थेमध्ये फक्त गुणमय पदार्थ तर सुशुक्ती अवस्थेमध्ये फक्त अज्ञानच पाहतात कारण ते आपल्या मायेने मोहित आहेत त्यांची दृष्टी बहिरमुख असल्यामुळे बाहेरच्या वस्तू ते पाहतात परंतु स्वतःच्या हृदयात असलेल्या आपल्याला पाहत नाही आपण ज्ञानघन आहात सनंदनादी मुनी आत्मस्वरूपाच्या अनुभवामुळे मायाच्या गुणांमुळे उत्पन्न होणारा भेद आणि त्याचे कारण अज्ञान यांना दूर सारून आपले चिंतन करीत असतात मायाच्या गुणांनी भुलून गेलेला मी मूर्ख आपले चिंतन कसे करणार माया तिचे गुण आणि गुणांमुळे होणारी कर्मे तसेच कर्मांच्या संस्काराने बनलेले लिंग शरीर हे आपल्याला नाहीच आपल्याला नाव नाही की रूप नाही आपल्यामध्ये कार्य नाही की कारण नाही आपण सनातन आत्मा आहात ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपण हे शरीर धारण केलेले आहे आम्ही आपणास नमस्कार करतो प्रभू हे जग म्हणजे आपल्या मायेचीच करामत आहे याला सत्य समजून लोभ ईर्ष्या आणि मोहामुळे लोकांचे चित्त शरीर तसंच घर इत्यादीमध्ये भटकत राहते सर्व प्राण्यांचे आत्मा असणाऱ्या हे प्रभू कामना कर्म आणि इंद्रियांचा आश्रय असणारा माझ्या मोहाचा घट्ट फास आज आपल्या दर्शनाने तुटला आहे श्री शुक म्हणतात परीक्षिता कपिल देवांच्या प्रभावाने जेव्हा अंशुमान असे वर्णन केले तेव्हा त्यांनी मनोमन अंशुबानावर अतिशय कृपा केली आणि म्हटले पुत्रा, हा घोडा तुझ्या आजोबांचा यज्ञपशू आहे याला तू घेऊन जा तुझ्या जळून भस्म झालेल्या चुलत्यांचा उद्धार फक्त गंगाजलानेच होईल त्याला दुसरा कोणताही उपाय नाही अंशुबानाने मोठ्या नम्रतेने त्यांना प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि तो घोड्याला घेऊन आला सगराने त्या यज्ञपशूच्याद्वारा यज्ञाची समाप्ती केली तेव्हा सगराने अंशुबानावर राज्याचा कारभार सोपवला आणि तो स्वतः विषयांविषयी निस्पृह आणि बंधनमुक्त झाला महर्षी औरग यांनी दाखवलेल्या मार्गाने त्याने परमपदाची प्राप्ती करून घेतली समाप्त